पुस्तक यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र कृष्णाकांठ लेखक यशवंतराव चव्हाण वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे वैचारिक आंदोलन हरिभाऊ लाड एरवड्याच्या तुरुंगातून परत आले आम्ही त्यांच्याकडून एरवड्याचे अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक होतो त्यांनी बरेच मजेदार अनुभव सांगितले त्यांची ही असल्यामुळे त्यांना काही काम करावे लागले नाही त्यामुळे आरामात बसून तुरुंगातील इकडच्या तिकडच्या गोष्टी पाहण्यास त्यांना सवय मिळाली पण त्यांना वेगळ्या एका बाजूला ठेवले होते असं त्यांनी सांगितलं त्यांच्याकडून ऐकलल्या सर्वच गोष्टी आता लक्षात नाही पण त्यांनी सांगितल एक आठवण मात्र माझ्या मनाशी पक्की आह या सुमाराला महर्षी विठ्ठल रामजी हेही या जेलमध कैदत होत त्यांनीही चळवळीत भाग घेत जेलमध्य असताना हरिभाऊ व विठ्ठल रामजी शिंदे यांची अनेकदा भेट झाली त्यांच्या शेजारच्या किंवा जवळपासच्या खोलीत हरिभाऊंना ठव्ल होत हरिभाऊ शरण अपंग म्हणून त्यांच्याबद्दल जेलमध सर्वांना सहानुभूती होती विठ्ठल रामजी शिंदेत, तर त्यांची फारच आपुलकीने चौकशी करत ते त्यांना काहीतरी वाचायला देत या तीस सालच्या चळवळीची एक वैशिष्ट्य असे आहे की या चळवळीत ग्रामीण समाजाचा वर्ग, मोठ्या प्रमाणात जेलमध्ये केला हे साधे जेलमध्ये जाणे नव्हते तर स्वातंत्र्याच्या चळवळीचे व्रत स्वीकारणे होते निचेष्ट पहुडलेल्या या समाजातून ही माणसे निघाली कशी असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा अनेक वर्ष चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीचा समाजावर झालेला अप्रत्यक्ष परिणाम हे कारण असू शकेल असे मला वाटते त्याचप्रमाणे महात्मा गांधी व पंडित नेहरुंबद्दल असणारी श्रद्धा ही, ही कारणीभूत झाली असेल पण महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर हा जो ग्रामीण समाज हल्ला त्याचे काही श्रेय विठ्ठल रामजी शिंदे आणि केशवराव जेधे यांना दिले पाहिजे तीस सालच्या चळवळीत हे दोघेही प्रथमपासून सामील झाले होते आणि दोघेही कायदेभंग करून कारागृहातही गेले होते त्याचा परिणाम ग्रामीण भागातील तरुण मुलांच्या मनावर निश्चित झाला होता काही तरुण मुलांशी बोलताना मला हे आढळून आले होते माझी वाड वेगळ्या पद्धतीने झाली असल्यामुळे या दोघांबद्दल माझ्या मनामध्ये आदर होता विशेषतः ब्राह्मणेत्र चळवळीपासून बाजूला निघून केशवराव जेद्यांसारखा तरुण नेता स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात सामील झाला याचा आम्हाला आनंद झाला विठ्ठलरामजी शिंद्यांचे व्यक्तिमत्व वेगळ्या तऱ्हेचे होते त्यांची बैठक समाज सुधारकाची आणि काहीशी आध्यात्मिक अशी होती हरिभाऊ राडांना मी एकदा विचारले जेल जेलमध्ये तुमचं विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं का ते म्हणाले थोडं बोलणं झालं ते मला धीर देत असत विठ्ठल रामजींच्या मनात गांधींबद्दल आत्यंतिक आदर होता असं त्यांच्या बोलण्यावरून हरिभाऊंना दिसून आल एवढी माहिती त्यांच्याकडून मला समजली याच्यापेक्षा जास्त प्रकाश पडेल असे काही नव्हते पण विठ्ठल रामजी शिंदे आणि केशवराव जेदे यांच महाराष्ट्रातील एकोणीसशे तीस सालच्या कायदेभंगाच्या चळवळीतले कार्य हे ऐतिहासिक स्वरुपाचे कार्य आहे असे माझे मत आह महाराष्ट्र सत्यशोधक विचाराची एक चवळ एकोणीशे बावीस तेवीस सालपर्यंत झाली त्यावेळी तिच्यामध मूळ ज्योतिबा फुल्यांच्या प्रेरणाकार्य होत्या जिल्ह्यातल्या जुन्या कार्यकर्त्या मंडळींशी बोलले की याची थोडीफार कल्पना येत असनंतरही सत्यशोधक विचाराचा प्रसार करणारे केशवराव विचारे यांच्यासारखी निष्ठावान मंडळी काम करत होती आणि त्यांना या सामाजिक प्रेरणा अजूनही महत्वाच्या वाटत होत्या पण सत्यशोधक समाजाच्या पाठीमागच्या सामाजिक प्रेरणा कुठेतरी मध्येच गळून पडल्या असाव्यात आणि मुख्यतः जे प्रवाह शिल्लक राहिला तो ब्राह्मणेतर चळवळीचा सरकारी नोकऱ्यांमध्ये महत्वाचा हिस्सा असावा राजकीय सत्ता जी थोडीफार होती किंवा मिळेल अशी आशा होती तीमध्ये योग्य तो वाटा मिळावा ही त्या चळवळीची ध्येय होती असं वाटते 1930 तीसच्या कायदेभंगाची चळवळ मूर्त स्वरूप घेऊ लागली आणि सर्वसामान्य जनतचा तिला पाठिंबा मिळू लागला तशी ब्राह्मणत्तर चळवळीच काम करणाऱ्या मंडळींची मोठी अडचण आणि पंचायत झाली सरकार दरबारी त्यांच संबंध होते, पण आता ति संबंध उघड दाखविन अडचणीच होऊ लागल सरकार दरबारातील संबंध ही आता मानाची गोष्ट राहिली नव्हती उलट तो लोकांच्या टीकीचा विषय होत अस तरीसुद्धा या वृत्तीला चिकटून असणारी काही महत्वाची मंडळी आमच्या सातारा जिल्ह्यात होती आमच्या जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पारशी व्यापारी आणि कारखानदार श्री कुपर व त्यांच्या जिल्ह्यातील हस्तक म्हणून वावरणाऱ्या लोकांचा एक गट अशा प्रकारचा होता कुपरनी मोठ्या हुशारी आणि सातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या मातब्बर मराठा घराण्यांशी वैयक्तिक स्नेहसंबंधाची नाती निर्माण केली होती ते कधी त्यांच्याकडे जात तर त्यांना कधी आपल्याकडे बोलावून घेत त्यांच्या अडीअडचणीत मदत करत असल्यामुळे हे संबंध मोठे पक्के झाले होते ही मातब्बर मंडळी फार महत्वाची माणसं होती विशेषतः ग्रामीण सार्वजनिक जीवनात त्यांना फार महत्वाचे स्थान होते परिस्थितीन बऱ्यापैकी असल्यामुळे मान मरातमयी होता यातल्या पुष्कळांचे वैयक्तिक जीवनही काहीसे निर्मळ होते कुपरसाहेबांच्या मदतीनं यांच्या सरकार दरबारी ओळखी पाळखी होत्या लहान मोठ्या कामात लोकांना ते मदतही करत त्यामुळे या लोकांचा समाजात दबदबा होता मात्र या लोकांच्या खालचा कुपरचा हस्तकांचा जो थर होता तो समाजाला नको असलेल्या हांझीखोर अशा समाजकंटकांचा होता मी ही पार्श्वभूमी अशासाठी सांगतो आहे की 1930 तीस सालचा सा स्वातंत्र्यसंग्राम जसा अधिक लोकाभिमुख आणि शक्तिशाली बनू लागला तसतसे ब्रिटिश सत्ताधारी बेचैन झाले या संग्रामाविरुद्ध लोकातून काही संघटना उभी राहते का पहावे म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मार्ग शोधून काढले व प्रयत्न केले कधी नोकऱ्यांची आशा दाखवली कधी पदव्यांचा लोप दाखवला पण वातावरण इतके मूळगामी बदलले होते की या गोष्टीचा काही उपयोग नव्हता तरुण पिढी बदललेले वातावरण समजू लागली होती आणि ती या प्रतिष्ठित मंडळींना वेगवेगळे प्रश्न विचारू लागली होती पण असे जरी असले तरी जो मातब्बर वर्ग मी वर सांगितला त्याचे सरकारशी असलेले नाते काही तुटले नव्हते आणि सरकारविरुद्ध उघड भूमिका घ्यायची त्यांच्या मनाची तयारी नव्हती किंबहुना त्यांना या नव्या चळवळीतून प्रत्यक्ष काही घडेल असा विश्वास नव्हता ही मातब्बर घराणी एका अर्थाने शेकडो वर्ष चालत असलेल्या सरंजामी पद्धतीचे प्रतिनिधित्व करत होती त्यांनी अनेक राज्ये आणि सल्तनती आलेल्या व गेलेल्या पाहिल्या होत्या त्यामुळे लोकशाही पद्धतीनं चाललेली ही चळवळ तिची व्याप्ती तिचा रंग रूप आणि आकार त्यांना अगदी नौखा असल्यामुळे अजून ते जुन्या सरकार निष्ठेला पकडून कायम राहिल होते आमच्या कराडला सरकारने एक नवा डाव टाकला आमच्या गावी नगरपालिका बऱ्यापैकी होती कराडचे प्रसिद्ध व्यापारी श्री कच्ची हिचे अध्यक्ष होत बरेच दिवस त्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्यांनी म्युनिसिपाल्टी आपल्या ताब्यात ठेवली होती नगरपालिकेचा निवडणुका आहोत तेव्हा ते शहराच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये आपली हस्तक असणारी पक्की माणसे उभी करून त्यांना सर्वतरेची मदत करत असत एक दोन वॉर्ड सोडले तो त्यांना मदत करणारी माणसेच बहसंख्येने निवडून येत अशा तरेने त्यांनी जवळजवळ 15 वर्ष नगरपालिकेवर आपला पक्का कब्जा करून ठेवला होता या नगरपालिकेने एक दिवस ठराव पास करून मुंबई इलाक्याचे गव्हर्नर फ्रेडरिक साईक्स यांना कराडला निमंत्रण करून त्यांना मोठ्या सन्मानाने मानपत्र द्यायचे असं ठरवले इंग्रजी सत्तेला विरोध करण्यासाठी तीव्र वातावरणात अशा तऱ्हेचा निर्णय घेणे मूलत हस्त्यास्पद हो होते पण लोकमत म्हणजे काय हे त्यांना कळत नव्हते हो आणि त्याची त्यांना परवाही नव्हती हो अशीही नोकरशाही आणि सरकारचा कच्छपी असलेला हा जो एक वर्ग होता त्यांच्याही लक्षात आले नाही की यातून एक जबरदस्त विरोधी चळवळ उभी राहील आणि शेवटी झाले तसेच म्युन्सिपाल्टीने असा ठराव पास करताच लोकात प्रक्षोभ निर्माण झाला आणि या मानपत्र समारंभाविरुद्ध लोकमत जागृत करण्याचा निर्णय चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतला जवळजवळ महिनाभर या मानपत्राच्या विरोधी जाहीर सभा होऊ लागल्या आणि कराड शहर आणि कराड तालुका आणि जिल्ह्यातील इतर भाग यामध्ये या, या मानपत्राचा निषेध करण्यासाठी चळवळ उभी राहिली या निमित्ताने होणाऱ्या कृष्णेच्या घाटावरच्या जाहीर सभांना दररोज हजारो माणसे भाषणे ऐकत असत इंग्रज सरकारचे स्थानिक प्रतिनिधी आणि त्यांचे पाठीराखे यांच्यावर सरळ हल्ला होत असल्यामुळे हा लढा कोणामध्ये आहे हे त्यांना आता पक्के नक्की समजू लागले होते फक्त अदृश्य अशा ब्रिटिश सत्तेशी हा लढा नव्हता तर आपल्याच समाजातले तिचे पाठीराखे लोक जेव्हाही चळवळ मोडण्याच्या प्रयत्नासाठी उभे राहतात तेव्हा त्यांना पोटतिडकीने विरोध केला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना जागृत झाली होती ज्या दिवशी मानपत्रासाठी गव्हर्नरांचे आगमन होणार होते त्या दिवशी शहरात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता अनेक लोकांना पकडले जाणार अशाही बातम्या काणी येत होत्या तरीसुद्धा कराडच्या पुलापासून म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातात काळेझंडे धरून हजारो लोक निदर्शने करत उभे होते जनता तेथील नगरपालिकेच्या पाठीमागे नव्हती आणि ब्रिटिश गव्हर्नरांच्या स्वागतासाठी तयार नव्हती तर त्यांच्या निधीशेसाठी तिथे जमली होती याचीही साक्ष होती, होती। माझ्या समजुतीने त्या निदर्शनामध्ये जवळजवळ पंचवीस माणसांनी भाग घेतला असेल मी आणि माझे कार्यकर्ते मित्र अर्थातच यात पहिल्यापासून अखेरपर्यंत भाग घेत होतो चळवळीचे नेतृत्व कराडचे प्रसिद्ध वकील श्री गणपतराव आर्तेकर श्री बाबूराव गोखल आणि इतर प्रमुख मंडळी यांच्याकड़ होते, मी आणि माझि मित्र त्यांचहायक होतो निष्धाच्या निदर्शनामुळ कराडच व सातारा जिल्ह्याच वातावरण संपूर्ण बदलून होते, जनमताच आणि जनजागृतीच दर्शन गव्हर्नरला झालक प्रकारे उत्तमच होत माझ्या कल्पनेत जिव्हा त्यांची मानपत्र घ्वून परत ग्रिव्हा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलि जनमानसाच स्वरुप त्यांना खऱ्या अर्थाने समजल असिया निदर्शनानंतर नोकरशाही अधिक चिरडल्यासारखी झाली आपला अपमान झाला आणि तो सामान्य दिसणाऱ्या माणसांनी केला याचा त्यांना विषाद वाटत असावा एक दोन आठवड्यातच कराडातील महत्वाचे वीस पंचवीस कार्यकर्ते पकडून त्यांना साताला नेले गेले आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला कच्सी हे नगराध्यक्ष या नात्याने समारंभाचे प्रमुख पाहुणे असल्यामुळे मुसलमान समाजाचे कार्यकर्ते या निदर्शनात नव्हते ते खरे आहे परंतु त्या समाजातही जे होत आहे ते पसंत नसणारी अनेक गरीब मुसलमान माणसे होती हे मला माहीत आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळचे माझे मित्र श्री गुलाब बागवान पहिलवान या निदर्शन चळवळीचे महत्वाचे फुडारी होते मानपत्राला विरोध करणाऱ्या तयारीचा ज्या सभा झाल्या त्यामध्ये त्यांनी फार सुरेख भाषणी केली श्री गुलाब बागवान पहिलवान हि तीस सालच्या चळवळीत चांगलेच रंगून गेल होते मी या गोष्टीचा उल्लेख मुद्दाम एवढ्यासाठीच कला की या चळवळीमध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी भाग घेत होते हे लक्षात याव या निदर्शनाचे विराट स्वरूप पाहून जे त्याच्या बाहेर होते त्यांच्याही मनात चळवळीसंबंधी आपुलकी निर्माण झाली या चळवळीचे पडसाद साहजिकच आमच्याही घरी उठले माझे बंधू गणपतराव हे या निदर्शनाच्या चळवळीला सहानुभूती दाखवत होते ते निदर्शनात प्रत्यक्ष सामील झाले नव्हते पण त्यानंतर तालुक्यातील ज्या मातब्बर मंडळीचा मी उल्लेख केला त्यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या काही लोकांशी त्यांनी माझी भेट घालून दिली सहा आठ महिन्यांपूर्वी मी या मंडळीशी बोलत असताना त्यांची जी एक उदासीनता किंवा विरोध दिसे तो आता राहिला नव्हता ते माझ्याकडून चळवळीची वेगवेगळी अंगे समजावून घेऊ लागली त्यांच्या गावी घरी येण्याचे मला निमंत्रण देऊ लागले मग मी इतर कार्यकर्त्यांसह त्यांच्या गावी जाई व चर्चा करी, मी त्यांच्याशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करू लागलो यानिमित्ताने समाजामध्ये चळवळ कशी खोडवर पसरत होती आणि लोकजीवनात कशी मुळे धरत होती याचा हा अनुभव आहे एकोणीशे तीस साल हाज्या मताने हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासाचे अतिशय महत्वपूर्ण वर्ष आहे मी माझ्या जिल्ह्यापुरते किंवा महाराष्ट्रापुरते म्हणत नाही तर सर्व देशाच्या दृष्टीने पुढे मी अनेक कार्यकर्त्यांशी बोललो तेव्हा हे लक्षात आले की शहरातून स्वराज्याची चळवळ जी खेडेगावात गेली ती एकोणीशे तीसच्या आंदोलनात आणि त्यामुळे एक महत्वाचा सामाजिक बदल झाला हिंदुस्तानच्या सर्व भागातला शेतकरी समाज आता विचारपूर्वक स्वातंत्र्यसंग्रामाच्या पाठीशी येऊ लागला होता महात्मा गांधींची ही मुठी देणगी होती सबंद समाज त्यांनी ढळून काढला होता स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा विचार वरच्या श्रेणीतल्या थोड्या पांढरपेशा विचारवंत पुरताच पर्यादित न राहता आता तो विस्कळून लांब खेड्यापाड्यात राहणाऱ्या सहस्रावधी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला गेला होता हिंदुस्थानच्या जीवनात जसा या वर्षाने फरक केला तसाच माझ्याही जीवनात केला मी आता अनुभवी विचार आणि असा एक कार्यकर्ता बनलो आता कामे मार्गात मी होतो माझ्या ओळखी आता तालुक्यात आणि जिल्ह्यात होऊ लागल्या होत्या नवे मित्र जोडले जात होते आणि एका नव्या मोठ्या कुटुंबाचे आपण सभासद आहोत अशी भावना मनात वावरत होती एका नव्या उत्साहाचा अनुभव मी घेत होतो हे सारे करत असतानाच माझी त्या वर्षाची इंग्रजी सहावीची परीक्षा मला द्यायची होती ती मी घाईगाईत अभ्यास करून कशी दिली पण शेवटी पास झालो ही काही छोटी कमाई नव्हती हो माझे मित्र आणि घरची माणसे दोघांनाही माझे कौतुक केले चळवळीतील सर्व कामे करत असतानाच मी माझी परीक्षा पण पास झालो याचे सर्वांना आश्चर्य वाटले पण मला त्यात काही फारसे कठीण वाटले नाही माझी सर्वसामान्य बुद्धी व वा समज वाढली होती मराठी सात्वी इयत्ता पास करून इंग्रजी शाळेत आल्यामुळे माझ्याबरोबरीच्या मुलांच्या वयापेक्षा माझे वय थोडे जास्त होते त्यामुळे अभ्यासाचे विषय शिक्षकांकडून किंवा हुशार विद्यार्थ्यांकडून मी समजावून घेत असे तेव्हा मला फारसा वेळ लागत नसे परीक्षेत पास होण्याचे खरे कारण हेच असले पाहिजे पण मला बरे वाटले या निमित्ताने पुढच्या वर्षाचे काम करायला आता त्यात कोणी अडथळा आणणार नव्हते एकतीस साल उजाडले होते जेलमध्ये जाणारे लोक परत येत होते काही नव्हे जेलमध्ये जात होते कराडमधून ज्ञानप्रकाशला एक अनाहूत वार्ताहर म्हणून मी लिहीत असे हे माझे काम चालूच होते माझ्या वाट्यास अनेक नवे अनुभव व ओळखी येत होत्या अशा परिस्थितीत याच सुमारास हिंदुस्थानच्या राजकारणातील एक महत्वाची घटना घडली महात्मा गांधींची सुटका झाली लॉर्ड आयर्विन यांनी महात्मा गांधींना भेटीचे निमंत्रण दिले सर्व राजबंद्यांची मुक्तता होऊ लागली होती गांधींच्याबरोबर काँग्रेस कमिटीच्या सर्व नेत्यांचीही सुटका झाली आणि हिंदुस्थानातील राजकीय घडामोडींना एक नवा वेग प्राप्त झाला लोकांचा उत्साह विलक्षण वाढला शिक्षा संपण्यापूर्वी जे लोक सुटले त्यांना तर आपल्या एक प्रकारचा विजयच झाला असे वाटत होते या सर्व सुटणाऱ्यात अजूनही बिळाशी भागातील पकडलेले लोक मात्र सुटत नव्हते याची आम्हाला लोकांना चिंता होती बिळाशी भागातील कार्यकर्त्यांवर सरकारचा विशेष रश होता कारण त्यांनी तिथे लोकराज्य स्थापन करण्याचा श्रीगणेशा केला होता वर्किंग कमिटीच्या चर्चेनंतर गांधींना लॉर्ड आयर्विन यांनी भेटीचे आमंत्रण दिले आणि त्यांच्यामध्ये चर्चा व वा वाटाघाटे सुरु झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून झळकू लागल्या या चर्चेच्या अंतिम महात्मा गांधी व लॉर्ड आयर्विन यांच्यात जो करार झाला तो हिंदुस्तानच्या राजकीय जळवळीचा फार मोठा विजय ठरला या समेटानंतरच वर उल्लेखिलेल्या काही नेत्यांच्या सुटका झाल्या होत्या जनआंदोलनात या प्रकारचे आलेले यश हे जनतेला दुप्पट शक्ती देते काँग्रेस पक्ष थे थे आ आणि काँग्रेस कार्यकर्ते यांना जनमनामध्ये एक नवीन आजाराचे स्थान प्राप्त झाले आता करण्यासारखे विशेष काही नव्हते म्हणून मी माझी परीक्षा झाल्यानंतर विश्रांतीसाठी आजोळी गेलो माझे ते आवडते ठिकाण होते पण या खेपेला जाताना मित्रांकडून आणि लायब्ररीतून वाचण्यासाठी म्हणून बरीच पुस्तके गोळा करून घेऊन गेलो जवळजवळ तीन चार आठवडे या खेपेला मी देवराष्ट्रामध्ये राहिलो लहानपणी राहिलो होतो तेव्हाची माझी दृष्टी आता बदलली होती आणि गावात मागासलेपणा किती आहे गरीबी किती आहे याची मला कल्पना येऊ लागली देवराष्ट्र देवराष्ट्रमधे चळवळीचे वारे काहीसे येऊन पोचले होते परंतु गावातले कुणी जेलमध्ये वगैरे गेलेले नव्हते दहा पाच तरुण मुले त्या कामामध्ये रस घेणारी होती ती माझ्याकडे नियमित येऊ लागली व चर्चा करू लागली मला आठवते त्यातला एक पोस्टमन होता तो रोज माझ्यासाठी नवी वर्तमानपत्र घेऊन येई आणि अनेक गोष्टींची चर्चा कर माझ्या मावांची काही बागायत होती थोडीफार कोरडवाहू शेती होती म्हणून मी आमच्या आजोच्या कुटुंबाचे मित्र म्हस्के यांच्याकडे वही वाटीला असलेल्या सोळ हिराच्या काठच्या आमराईमध्ये जात असे ओळीने असलेल्या आंब्यांच्या झाडांच्या रांगा त्यांची सावली, आंब्यांच्या झाडांना आलेला मोहर आणि काहींना लागलेले आंबे ला आणि त्यांचा येणारा हवाहवासा मंदवास असे मोठे प्रसन्न वातावरण तिथे असैत्र वशाखाचे महिने असल्यामुळे आंब्याच्या डहाळीपासून सकाळ दुपारी संध्याकाळी ओरडणाऱ्या कोकळीची गीते अशा त्या रम्य वातावरणात मी माझ्या दिवसचे दिवस काढत होतो सकाळी घरून निहारी करून निघावे दुपारच्या जेवणासाठी थोडेसे बांधून बरोबर घ्याव बरोबर आणलेली वाचायची पुस्तके काखेत मारावीत आणि आमराईच्या त्या निसर्गरम्य ठिकाणी पुष्कळ वेळ वाचन काही वेळ गप्पा आणि मग निवांत झोप असा दिवसभर माझा छान कार्यक्रम होता मी वाचायला नेलेल्या पुस्तकात बहुतेक कादंबऱ्या होत्या कादंबरी वाचनाचा माझा नाच जुना आहे माझा वाचनाचा शौकच मुळी कादंबरीपासून सुरु झाला हरिभाऊ आपटे यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून झाल्यानंतर त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या मी वाचल्या नाथ माधवांच्या बौद्धिक कादंबऱ्या वाचून झाल्या होत्या यावर्षी मी येताना माझ्याबरोबर पण लक्षात कोण घेतो व मी या हरिभाऊंच्या सामाजिक कादंबऱ्या आणि केतकरांची ब्राह्मण कन्या ही कादंबरी आणली होती या वर्षाची परीक्षा देताना संस्कृतचा पेपर मला काहीसा कठीण गेला त्यामुळे आता मॅट्रिकच्या वर्षी संस्कृतकडे जास्त लक्ष द्यायचे असे मी ठरवले होते त्यासाठी माझ्या वर्गातील माझे मित्र आणि आमच्या गावच्या धनी कुलकर्ण्यांचे ज्येष्ठ चिरंजीव व सातारच्या समर्थ साप्ताहिकाचे सध्याचे संपादक श्री अनंतराव कुलकर्णी यांची मदत घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी आणि मी बरीच वर्ष एकाच शाळेत आणि एकाच वर्गात काढली आहेत ते माझ्या राजकीय चळवळीचा पक्का पाठपुरावा करणारे मित्र होते त्यांचेच संस्कृत बरे होते मी त्यांना विचारले त्यासाठी ते खास प्रयत्न काय करतात त्यांनी सांगितले की शाळेतल्या शिक्षणाखेरीज तेथील एका शास्त्री बोवांकडे संस्कृतचे अध्ययन करत होते शास्त्री बॉनी त्यांना सांगितले होते संस्कृत अध्ययनाबरोबर वाणीची उच्चार शुद्धी जर करायची असेल तर संस्कृत पाठांतर भरपूर केले पाहिजे म्हणून आनंदरावांनी मला कालिदासाचे मेघदूत ही पुस्तक दिले आणि सांगितले की यातले जे श्लोक आहेत ते मी मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करावा म्हणजे संस्कृत उच्चाराला आणि वाचनाला मदत होईल यामुळे यावेळी माझ्याबरोबर देवराष्ट्राला आणलेल्या पुस्तकात कादंबऱ्याबरोबर मेघदूताची सटी सार्थ आवृत्ती होती त्यामुळे मला संस्कृतच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्याची मदत होत होती त्या आमराईत बसल्यानंतर माझ्या मनात विचार आला की मी मेघदूत मुखोद्गत का करू नये आणि म्हणून मी त्या महिनाभरात तसा प्रयत्न केला अर्धे अर्धिक मेघदूत मला आजही मुखोद्गत आहे या आमराईच्या सावलीत बसून मी जेव्हा मोठ्याने आषाढस्य प्रथम दिवस मेघ माशलिस्ट सानूम व प्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम दरदर्श असे उच्चारून मेघदूताचे पाठांतर सुरू करत असे तेव्हा मला एक वेगळा आनंद मिळे ज्ञाते कालिदासाच्या काव्यामध्ये मेघदूतला प्रथम श्रेणीचे स्थान देत नाहीत हे मला माहीत आहे पण काव्याच्या क्षेत्रात मेघाला आपला दूत करून आपल्या प्रेयसीला निरोप पाठविण्याची कल्पना इतकी रोमॅंटिक व आकर्षक आहे की त्या कल्पनेसाठी या काव्याला बरेच वरचे स्थान दिले पाहिजे असं मला नी वाटत अशा तऱ्हे पुस्तकांच्या आमराई ज्या व सहवासातले देवराष्ट्रामधले तिवस मी मजेत काढले जुन्या ओळखीच्या ठिकाणांना भेटी दिल्या सोन हिऱ्याच्या काठाने बटकलो सागरेश्वराचे दर्शन घेतले जुन्या परिचयाच्या माणसांची भेटी गोष्टी केल्या आणि पुन्हा त्याचा तवाना होऊन कराडला परत आलो शाळा सुरू व्हायला अजून काही दिवस अवकाश होता यावर्षी मॅट्रीकचा अभ्यास असल्यामुळे अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायची असं मी ठरवले पण अनपेक्षितपणे एक नवीन काम निघाले आणि माझ्या अभ्यासाच्या तयारीचा बेद तसाच राहून गेला साताऱ्यात अधूनमधून जिल्हा राजकीय परिषद गेली कित्येक वर्ष भरत आली होती लोकमान्य टिकांच्या काळापासूनच ती प्रथा चालत आलेली होती तीस सालच्या चळवळीच्या यशाच्या निमित्ताने 31 साली ही राजकीय परिषद जिल्ह्यात मोठ्या उत्साहा साजरी करायची असा जिल्हा प्रमुख पुढाऱ्यांनी निर्णय केला कराड तालुका या चळवळीत अग्रस्थानी असल्यामुळे ही परिषद कराड तालुक्यानं ठरवावी असा निर्णय झाला आमच्या तालुक्यातील मसूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जिल्हा परिषद मसूरला भरवावी असे निमंत्रण दिले रघुअण्णा लिमये डॉक्टर फाटक सितारामपंत गरुड श्री विष्णू मास्तर यांनी तिची जबाबदारी घेतली मसूरनं हे काम आपल्या शिरावर घेतल्यामुळे साहजिकच आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांवरही जबाबदारी आली आणि कामाच्या वाटण्याहून आम्ही सर्वजण मोठ्या उत्सानीपूर्ण कामास लागलो मुख्य जबाबदारी मसूरकरांची होती हे जरी खरे असले तरी आम्हा मंडळींची जबाबदारीही काही कमी नव्हती परिषदिला अध्यक्ष म्हणून त्यावेळी राष्ट्रीय काँग्रस्तपुरतअध्यक्ष असलक्ष श्री माधवरावजी अण यांना निमंत्रित कलिनी तिमंत्रण होते, ते त्यामुळ या परिषदिला अनपक्षितपण फार महत्व आल परिषद दिवस उजाडला आणि मसूरमधल तालुक्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते आनंदित झालो आमच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्रि तर जमल होत पण पुण्याहूनही बरीच प्रमुख मंडळी आली होती ज्यांची नाव आम्ही अनक्चत होतो अशी पुष्कळ मंडळी मुंबईहून आली होती त्यामध्ये सौ लीलावती मुंशिया हजर होत्या हे मला स्पष्ट स्मरते आह परिषद्या कामापूर्वी परिषदेत मांडल्या जाणाऱ्या ठरावांची चर्चा करण्याकरता जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची एक विषय नियामक समिती बसली या विषय नियामक समितीला कोल्हापूरच्या प्रजा प्रसिद्ध नेत्रि श्री माधवरावजी बागल यांना विशेष निमंत्रण देऊन बोलावून घेत होत विजयी झालखा चळवळीच्या पार्श्वभूमीवर हि अधिवेशन भरत असल्यामुळे राजकीय प्रश्नांवर जास्त चर्चा झाल्या होत्या माधवरावजी अनेक या समितीच्या बैठकीला हजर होते ते राजकीयदृष्ट्या योग्य ते मार्गदर्शन करत होते गांधीजी राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार होते तेव्हा तिथे कोणत्या ते गोष्टींची मागणी करावी वगैरे गोष्टींची चर्चा त्यामध्ये झाली जनतेने मीठ आणि जंगल सत्याग्रहांमध्ये भाग घेऊन जे स्वास्थ्य त्यातपूर्वक मोठे कार्य केले त्याबद्दल त्यांच्या आभाराचा व अभिनंदनाचा ठरावही चर्चेत होता या सर्व ठरावांची चर्चा चालू होती ही चर्चा चालू असतानाच त्यातल्या एका राजकीय ठरावाला माधवराव बागलांची एक उपसूचना मांडली राजकीय मागण्यांबरोबर आर्थिक स्वरूपाच्या मागण्याही त्यांनी सुचवल्या होत्या मी आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्या सूचना मला तरी निरुपद्रवी वाटल्या अशा होत्या सावकाराने दामदुपटीपेक्षा कर्ज वसूल करू नये नऊ टक्क्यांपेक्षा जादा व्याज आकारू नये शेती कसणाऱ्या कुळांना शेती कसण्याचा कायमचा हक्क द्यावा आणि या सर्व मागण्या तातडीने अंमलात आणाव्यात अशा त्या, त्या उपसूचनांचा आशय होता परिषदेसाठी आलेले आमच्या जिल्ह्याचे आणि प्रांताचे नेतेही या उपसूचना पाहून एकदम गडबडून गेले, मला त्याबद्दल आज तर आश्चर्य वाटत आहा ते तेव्हाही ते मला आश्चर्य वाटले होते, या उपसूचनांबाबत तांत्रिक अडचणी उभ्या कल्या तेव्हा त्याला ते विरोध करण्याकरता जी मंडळी उभी राहिली त्यात मीही जाणून बुजून उभा राहिलो मला आश्चर्य वाटत होत की शेतकरी समाजाचे हे जिवाळ्याचे प्रश्न होते त्या संबंधाने जर ही परिषद काही बोलणार नसेल आणि काही करणार नसेल तर शेतकरी समाजाने स्वातंत्र्याच्या चळवळीत जो भाग घेतला तो फुकट जाणार काय शहरातल्या पांढरपेशा वर्गातील कार्यकर्त्यांना व पुढाऱ्यांना राजकीय प्रिय होते पण त्यातून उद्भवणारे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न त्यांना नको होते असा अर्थ मी मनाशी काढला आणि माझे मन अतिशय कष्टी झाले माधवराव बागल स्वतः उत्तम वक्ते होते त्यांनी आपल्या वक्तृत्वाने आपले विचार समजवण्याचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ अध्यक्ष आणि सर्व उपसूचना नियमबाह्य म्हणून नामंजूर केल्या आणि विषय नियामक समितीचे काम संपले संध्याकाळी जाहीर अधिवेशन होते माधवराव बागलांची आणि माजी तेव्हा माझ्या पोर वयामुळे ओळख नव्हती आणि त्या त्यावेळी ती करून घेण्याचा मी प्रयत्नही केला नाही पण जाता जाता झालेल्या ओझरत्या हो भेटीत मी त्यांना एवढेच सांगितले जिल्ह्यातील आम्ही काही कार्यकर्ते मनापासून तुमच्याबरोबर आहोत तुम्ही संध्याकाळच्या जाहीर अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करा त्याप्रमाणे संध्याकाळच्या जाहीर अधिवेशनात प्रथमतः पाहुण्यांची ओळख स्वागताचे सोपस्कार हार तुरे इत्यादी झाल्यानंतर ठरावाचा प्रश्न उपस्थित झाला संध्याकाळच्या त्या जाहीर अधिवेशनाला पंधरावीस हजार माणसे जमली होती त्यात बहुसंख्येने शेतकरी समाजच होता त्या दिवसात लाऊडस्पीकरची व्यवस्था नसे परंतु माधवरावांचा आवाज लाऊडस्पीकर सारखाच होता त्यांनी मी शेतकऱ्यांचा आवाज या परिषदेत उठवणार आहे असे सांगून आपल्या भाषणाला सुरुवात केली तेव्हा सर्व माणसे आपले प्राण कानात त्यांचे भाषण ऐकू लागली त्यांच्या अनेक वाक्यांना टाळ्या पडत होत्या अध्यक्षांनी त्यांना अधिकृतरित्या बोलण्याची परवानगी दिली होती की नाही हे मला माहीत नाही आणि उपसूचनाही अधिकृतरित्या ठरावाचा भाग म्हणून मांडण्याची परवानगी दिली होती की नाही याची मला आज कल्पना नाही पण माधवरावांनी आपली उपसूचना लोकांच्या मान्यतेसाठी पुढे मांडली व लोकांनी टाळ्यांच्या गजरात तिला आपली मान्यता दिली कागदोपत्री त्या था ठरावाचे काय झाले याचे मला किंवा कोणालाच महत्व नव्हते परंतु पिढीला जाणाऱ्या शेतकरी समाजाचे जे प्रश्न होते ते या राजकीय व्यासपीठावर मांडण्याच्या कामात माधवराव व पर्यायाने आम्ही यशस्वी झालो याचा आम्हाला आनंद वाटला परिषद संपली दुसऱ्या दिवशी सर्व पाहुणे मंडळी निघून गेली पण उरलेल्या आम्ही कार्यकर्त्यात वादविवाद सुरु झाले चर्चा सुरू झाल्या कोणी म्हणत होते माधवराव बागलांनी हे केले ते योग्य नव्हते हो एवढी मोठी राजकीय परिषद यामध्ये अकारण वादविवाद उभा केला माधवरावांनी वाद उभा केला तेच बरे केले असे मानणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मी एक असल्याने मी त्यांची बाजू घेत होतो स्वराज्याच्या चळवळीला काही अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न यांना स्पर्श केल्याशिवाय आपली स्वातंत्र्याची चळवळ पुढे जाऊ शकणार नाही असे माझे मत झाले होते आणि माझ्या राजकीय आयुष्यातला एक उत्तम धडा आम्ही शिकलो लहानपणी वाचलेले ज्योतिबा फुल्यांचे चरित्र आठवले आणि माझ्या बंधूंनी मला सांगितल्याचे स्मरले की तुम्ही विचारता शेतकरी समाज चळवळीत सामील का होत नाही पण तुम्ही शेतकरी समाजापुढील प्रश्नांचा कधी के विचार केला आहे का हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे असे मला वाटू लागले आणि मी असे ठरवले की आता यापुढे चळवळीत भाग जरूर घ्यायचा पण तो डोळसप्रमाणे घ्यायचा देशात त्यावेळी प्रचलित असलेल्या इतर राजकीय विचारप्रणालीचा मला अजूनही स्पर्श झाला नव्हता किंवा कोण्या मोठ्या पुढाऱ्याची गाठ भेटही झाली नव्हती माझे राजकीय शिक्षण माझ्या जीवनाच्या जी जी शाळेत होत होते मसूरच्या राजकीय परिषदेनं मला खूप शहाणे केल गरीबांचे कैवारी कोण आणि विरोधी कोण हे लक्षात घेऊन स्वातंत्र्याची चवळ चालवली पाहिजे असा विचार माझ्या मनाशी येऊन गेला दुसऱ्या दिवशी आम्ही आपापल्या घरी परतलो आणि कराडातील माझ्या मित्रमंडळींशी मसूरच्या परिषदेशी चर्चा करू लागलो तेव्हा मात्र मला एका गोष्टीचा आनंद झाला की कराडमधील माझे सर्व सहकारी मित्र माझ्याच कलाचे होते असे दिसून आले या प्रश्नातले बारकावे त्यांना समजत होते असे मला वाटले नाही पण मी जेव्हा त्यांना खुलासा केला की माधवराव बागल बोलल्यामुळे त्याला ब्राह्मण ब्राह्मणेतर असा देण्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांच्या वर्गाचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपण त्याचा विचार केला पाहिजे कारण दुर्दैवाने माधवराव बागल हे कोल्हापूरचे होते आणि सत्यशोधक चळवळीत मनापासून भाग घेत होते व प्रचार प्रचारकार्य करत होते त्यांनी वाळव तालुक्यात राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात अनेक सभा आणि परिषदा घेतल्या होत्या आणि त्यावेळीही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांची त्यांनी एक तात्विक मानणी त्यातून केली होती मसूरमधे त्यांनी जे मत व्यक्त केल ति काही विशेष नवीन होते असे नाही तया परंपरेत वाढले होते त्या परंपरेचा तो कार्यक्रम होता ती ज्योतिबा फुल्यांची परंपरा होती त्या परंपरेशी सुसंगत अशी मानसिक भूमी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत निर्माण केली पाहिजे हा त्याचा खरा अर्थ होता परंतु निव्वळ इंग्रजांना दोष देण्याची सवय लागलेल्या मंडळींना ही गोष्ट नवीन होती त्यांना वाटत होते देशा वा देशा की देशातून इंग्रजांचे राज्य जावे पण सामाजिक व आर्थिक प्रश्नांना कोणी हात लावू नये या मसूर परिषदेच्या निमित्ताने अनेक निरनिराळ्या कार्यकर्त्यांशी माझ्या ओळखी झाल्या वाई सातारा वाळवे व तासगाव या तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते कोण आहेत व त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत काय कामगिरी केली याची माहिती या निमित्ताने झाली यातले बरेचसे लोक पुढे माझ्या जीवनात माझे मित्र राहिले खासगी व सार्वजनिक जीवनात सुद्धा आम्ही एकमेकांना सहाय्य केले सहयोग दिला यापैकी प्रमुख व्यक्ती म्हणजे वाईचे किसनवीर वाळव्यातले आत्माराम पाटील व पांडुरंग मास्तर आणि खटाव तालुक्यातील कातर खटावचे गौरीहर सिंहासने ही फक्त मी वांगी दाखल देत आहे आणखी ही कित्येकांच्या ओळखी झाल्या गौरीहर सिंहासने हे तीस साज्या तुरुंगात गेले नव्हते परंतु आपण काही करावे अशी त्यांची इच्छा होती कराडला बटाणे यांच्याशी त्यांचा नात्याचा संबंध असल्यामुळे त्यांचे कराडला वरचेवर येणे जाणे होते कराडच्या कार्यकर्त्यांचा एकमेकासंबंधीचा असलेला जिव्हाळा पाहून आपणही यात सामील व्हावे असे त्यांना वाटले आणि तसे त्यांनी बोलूनही दाखविले शेती व व्यापार यात दोन्ही उद्योगात गुंतलेले असे हे नानावलेले लिंगायत घराने होते या व्यापारातून बाहेर पडणे त्यांना तितकेसे सोपे नव्हते पण काँग्रेसच्या या चळवळीत सामील व्हावे ही त्यांची मनाची ओढ होती त्यामुळे अखेर्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी निर्णय घेतला व ते आमच्या गोटात सामील झाल आबासाहेब वीर पुढे नामांकित क्रांतिकारक नेते म्हणून प्रसिद्ध झाल त्यांचा उल्लेख मला वारंवार करावा लागणार आह तीच गोष्ट आत्माराम पाटील यांची ग्रामीण जनतेच्या जा जीवनाशी समरस व एकजू झालोक होते परंतु गांधीजींची सत्याग्रहाची चळवळ समाजातल्या सर्व आणि शवटच्या थरापर्यंत घेऊन जावी असं त्यांना वाटत होत त्यामुळे खिड्यातील अस्पृश्य मांडला गेलि समाज हा या चळवळीबाबत संपूर्ण उदासीन आह असा माझ्या सरकारस त्यांनाही अनुभव आला होता यासाठी खास प्रयत्न करावे लागतील अस त्यांनाही वाटत होते, परंतु त्यांच नक्मक स्वरुप काय असावे, याची निश्चित कल्पना त्यांच्याही मनाशी नव्हती गौरीहर सिंहासन यांच्या नावाचा उल्लेख आला त्यामुळ मला आणखी एका गोष्टीची सहज आठवण झाली आह गांधी आयर्विन करारानंतर अनक्कमोठ राष्ट्रीय पुढारी दक्षात दौ करू लागल होत पंडित मदन मालवीय यांचा दौरा आमच्या जिल्ह्यात आला वाई सातारा कराड अस दोन तीन दिवस तिल्ह्यात होत एका छानशा संध्याकाळी कराडला पंडित मालवेजी पोहोचले स्थानिक नेत्यांनी त्यांना कृष्णेच्या संगमावर नेऊन कराडचा परिसर दाखविला गंगा किनारीचा हा महान पंडित कृष्णेच्या काठावरच्या शांत अशा सायंकाळच्या सुखधवेने प्रसन्न झाला कारण हे सर्व त्यांनी त्यांच्या रात्रीच्या भाषणात बोलून दाखविले या सभेच्या निमित्ताने एक छोटीशी पण वादग्रस्त घटना घडली आमच्या कराड वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही प्रकारे कार्यकर्त्यांशी विचारविनिमय न करता परस्पर ठरवून टाकले की मालवी यांच्या होणाऱ्या प्रचंड सभेचे अध्यक्षस्थान पुण्याहून त्यांच्याबरोबर आलेले न ची उर्फ तात्यासाहेब केळकर यांना द्यावे सर्व कार्यकर्त्यांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांना ते हे फारसे रुसले नाही हे असे न रुचणे ही योग्य होते की नाही हा वादाचा प्रश्न आहे पण शेवटी घडली ती गोष्ट अशी आहे की जेव्हा सभेच्या सुरुवातीला तात्यासाहेब केळकर यांचे नाव त्या सभेच्या अध्यक्षपदासाठी सुचविले गेले त्यावेळी दुसऱ्या मंडळींना नुकतेच जेलमधून परत आलेले स्थानिक पुढारी श्री भाऊसाहेब बटाणे यांनी सभेचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी सूचना मांडली थोडा वेळ सभेमध्ये गोंधळ माजला व अस्थिरता निर्माण झाली परंतु यातून तडजोड निघाली की दोघांनाही अध्यक्ष रहावे आणि त्यानुसार हे वादळ मिटले मालवीजींचे त्या प्रचंड सभेत साध्या सुलभ हिंदीत सुंदर भाषण झाले मी किंचित वार्ताहर या सभेचा घडलेला वृत्तांत ज्ञानप्रकाशला देताना अध्यक्षपदासंबंधी झालेला वादही बातमीपत्रात दिला आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळी दैनिक ज्ञानप्रकाशचा अंक आमच्या गावी आला तेव्हा त्याची सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली कारण त्या बातमीपत्राचे शीर्षकच मुळी राजासाहेब केळकरांना अर्ध अध्यक्षपद असे दिले होते गावात उलटसुलट चर्चा झाली परंतु तोपर्यंत कोण वार्ता पाठवतो याचा सुगावा काही लोकांना लागला असावा त्यांनी ही गोष्ट आमच्यावर उलटवावी म्हणून एक मजदार युक्ती कली ज्ञानप्रकाशच्या संपादकांना गौरीहर सिंहसाने यांच्या नावाने पत्र लिहून अर्धे अध्यक्षपद दिले गेले वगैरे सर्व चूक आहे असे काही घडलेच नाही असे कळवण्यात आले ज्ञानप्रकाशकारांनी दोन दिवसांनी आपले अंकात तेही पत्रक प्रसिद्ध केले त्यामुळे मी काहीसा अडचणी झाल्यासारखा झालो आपण ज्ञानप्रकाशला खोटी माहिती लिहितो असा त्यांचा माझ्याबद्दल समज झाला तर वाईट आहे म्हणून मी गौरीअर सिंहासने यांना भेटून त्यांनी खरेच पत्र लिहिले आहे काय म्हणून चौकशी केली माझी खात्री होती की त्यांनी असे पत्र लिहिले नसणार मग मी त्यांना सुचवले की तुम्ही व मी मिळून पुण्यात जाऊन ज्ञानप्रकाशच्या संपादकांना प्रत्यक्ष भेटून खुलासा केलेला बरा पुण्यापर्यंत अमा दोघांचा ऐना जाण्याचा भाड्याचा खर्चही त्यांनी करावा व त्यांनी माझ्याबरोबर पुण्याला यावे असे मी सुचवले हे त्यांनी मान्य केले व एका रात्री आम्ही रेल्वेने पुण्याला निघालो दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याला पोहोचल्यानंतर सिंहासने यांच्या नातेवाईकांकडे आम्ही उतरलो दहा वाजण्याच्या सुमारास ज्ञानप्रकाशच्या ऑफिस बाहेर पडलो पुण्याला यापूर्वी मी एक दोन वेळा शाळेच्या सलीच्या निमित्ताने आलो होतो पुणे माहित होते पण पुण्याचा तपशील माहीत नव्हता लाकडी पूल ओलांडून पलीकडे गेल्यानंतर समोरच्या फर्गीसून कॉलेज रस्त्याने पुढे गेलात म्हणजे ज्ञानप्रकाशची ऑफिस लागते असे मला अनेकांनी सांगितले त्या पद्धतीने आम्ही ज्ञानप्रकाशच्या ऑफिस ज्या आर्यभूषण चापकाण्यात होते तिथे गेलो आम्ही एक लहान गावातली तरुण मुले एकदम संपादकांना भेटण्याची इच्छा व्यक्त करू लागलो तेव्हा त्यातल्या ते ते लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आम्ही आग्रहच केला म्हणून त्या लोकांनी त्यांच्या उपसंपादकापर्यंत आम्हाला नेऊन पोहोचवले मी त्या उपसंपादकांना माझी स्वतःची ओळख करून दिली ज्ञानप्रकाशला कराडून बातमी पाठविणारा मी वार्ताहर आहे असे मी जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले ते म्हणाले बातम्या पाठवतात ते चव्हाण तुम्हीच काय मला वाटले होतं की कोणीतरी मध्यमवयीन ग्रस्त येणार त्यांनी त्या ते वादग्रस्त बातमीसंबंधी अधिक चौकशी केली तेव्हा त्यांना मी सांगितले ज्यांच्या नावाने ते खोटेपत्र प्रसिद्ध झालं होतं ते सिंहासने माझ्याबरोबर आले आहेत तेव्हा ते म्हणाले तुम्ही थोडं थांबा प्रत्यक्ष संपादक श्री काकासाहेब लिमाई यांच्याशी तुमची गाठ घालून देतो त्याप्रमाणे ते थोड्या वेळाने आम्हा दोघांना काका काकासाहेबांच्या ऑफिसमध्ये गेले व आमची हकीकत सांगून ओळख करून दिली मला पाहून काकासाहेबांनीही मोठे आश्चर्य वाटले त्यांनी सिंहासने या नावाने आलेले पत्र मागवून घेतले आणि सिंहासने यांना एक कागद देऊन त्यावर मजकूर लिहायला सांगितलं दोन्ही अक्षरांची तुलना करून ते म्हणाले तुम्ही सांगता हे खरं दिसतं आम्ही प्रसिद्ध केलेलं के हे पहिलं पत्र कोणीतरी गैरसमज फसरवण्यासाठी पाठवलेलं असावं त्यांनी सिंहासनानं सांगितले मी पुन्हा एक पत्र लिहून द्या ते आम्ही प्रसिद्ध करतो सिंहासने यांनी काका काकासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दुसरे एक पत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिले आणि पुढे योग्य वेळी ते पत्र ज्ञानप्रकाशमध्ये प्रसिद्धही झाले मी ही आठवण अशासाठी सांगतो आहे की वार्ताहर म्हणून काम करण्याचा माझ्या हौसेचा इथे शेवट झाला मी मनाशी म्हटले पुन्हा आता हा उद्योग करायचा नाही पदचा टपाल खर्च करून राष्ट्रीय चळवळीशी प्रसिद्धी व्हावी याकरता मी हा उद्योग आपल्या मर्जीने अंगावर घेतला होता त्यात इतक्या आपत्ती कटकटी खटपटी असतील याची मला कल्पना नव्हती आणि विशेषतः त्या उपसंपादकांनी ज्या पद्धतीने माझ्याकडे रोखून पाहिले होते त्याची आठवण होऊन मी माझ्या मनाशी एकदम अस्वस्थ झालो होतो अशा पद्धतीने माझ्या वार्ताहर कारकीर्दीचा अंत झाला पण एका नामवंत दैनिकाच्या प्रसिद्ध संपादकाला भेटून आपले म्हणणे त्याला मान्य करण्यात यशस्वी झालो याचा काहीसा आनंदही होता या हे वर्ष चालले होते महात्मा गांधी सप्टेंबर महिन्यात गोलमेज परिषदेसाठी लंडनला निघाल होते त्यांच्या बातम्यांनी वर्तमानपत्रे भरभरवून येत महात्मा गांधी गोंद्या जहाजाने जाणार लंडनमध्ये कोठे उतरणार लंडनच्या गरीब वस्तीत कसे राहणार वगैरे बातम्या वृत्तपत्रात वाचून आम्ही हरकून जात होतो गोलमेज परिषदेला इतर पक्षांचे पुढारीही सल्ले होते परंतु गांधीजींच्या जाण्यामाग ज्यांना सामर्थ्य होते त्यामुळे सवंद हिंदुस्तान आणि माझ्या कल्पनेप्रमाणे इंग्लंडचेही लक्ष त्यांच्याकड़ होत गोलम परिषदेच्या हकीगती वर्तमानपत्रात येऊ लागल्या व हळूहळू कळू लागले की यातून फारसे काही फलदायी निष्पन्न होणार नाही वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी आपापल्या धर्माच्या किंवा जातीच्या हितसंबंधाचे प्रश्न देते उपस्थित केले। गांधीजींनी हिंदुस्थानच्या स्वराज्याच्या प्रश्नावर भर दिला आणि काही तडजोड निघते का असा प्रयत्न केला गांधीजींच्या तेवाच्या भाषणाचे जे वृत्तांत वर्तमानपत्रातून येत होते त्यावरून काँग्रेसची जी राष्ट्रीय भूमिका होती तिचे ति प्रतिपादन करत होते ब्रिटिश सरकारच्या प्रतिनिधींना त्यांनी हिंदुस्तानच्या प्रतिनिधींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका असाही सल्ला दिला परंतु या सर्व गोष्टीचा काहीही उपयोग झाला नाही यातून काही फलित निघेल अशी जी आशा होती ही जवळजवळ संपली होती त्यामुळे देशात पुन्हा सत्याग्रह संग्राम सुरू होणार अशा चर्चा सुरु झाल्या पंडित जवाहरलाल नेहरू ह्या त्यावेळी उत्तर प्रदेशातील किसानांची चळवळ संघटित करण्यात गुंतले होते आणि त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये दडपशैला प्रारंभ झाला होता गांधीजी एकोणीशे एकतीसच्या अखेरीस डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत परतले तेव्हा त्यांच्यापुढे अनेक महत्वाच्या समस्या वाढून उभ्या होत्या त्यांच्या स्वागतासाठी देशातील अनेक नेते मुंबईत आले होते पंडित जवाहरलालजी यासाठीच मुंबईस निघाली असता त्यांना वाटेतच साटक झाली एकोणीसशे एकतीसच्या मध्यात हिंदुस्थानचा व्हायसराय बदलून गेला होता लॉर्ड आयर्विनच्या जागी लॉर्ड विलिंगडन यांनी व्हायसुराय पदाचे सूत्रे हाती घेतली होती या विलिंगडन साहेबाची हिंदुस्थानला पूर्ण ओळख होती कारण त्यांनी यापूर्वी मुंबई आणि मद्रास येथील गव्हर्नर पदाची सूत्रे सांभाळली होती इंग्लंडमधील हुजूर पक्षाचे तसमर्थक होत भारतातील राष्ट्रीय चळवळीसंबंधी त्यांना काळजी सहानुभूती नव्हती असा त्यांचा लौकिक होता दडपशाहीच्या तंत्रात ते मोठे वाकब्बार होते अशी त्यांची कीर्ती झाली होती गांधी आयर्विन कराराने काँग्रेसची व गांधीजींची शक्ती जनमानसात वाढली होती जनतेच्या अंतकरणातले त्यांचे स्थान दडपशाहीच्या मार्गाने कमी करण्याचा व्यूह या माणसाने रचला होता गांधीजी मुंबईमध्ये येताच वर्किंग कमिटीची बैठक झाली उत्तर प्रदेशात व इतरत्र चालू असलेल्या किसान चळवळी पंडित नेहरूंची अटक वगैरे प्रश्नांचा विचार करून गांधीजींनी लॉर्ड विलिंगडनच्या भेटीची मागणी केली त्याला तातडीनं नकार देऊन चार जानेवारी रोजी महात्माजींनाच अटक करण्यात आली व त्यांना एरवड्याच्या तुरुंगात रवाना कल सरकारच्या या आक्रमक धोरणाविरुद्ध सर्व देशभर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाली जिल्हा जिल्ह्यातील प्रमुख पुढारी मंडळींनाही असे अचानक पकडून काँग्रेसविरुद्ध एका प्रकारचे युद्धच ब्रिडिशत्त्यांनी पुकारल आमच्या जिल्ह्यातील पुढारीही पकडल गमच्या जिल्ह्यातल्या आणि गावातल आम्ही इतर कार्यकर्ते एकत्रित आलो आणि पुढे कोणत्या पद्धतीने कार्य कराव याबद्दल विचारविनिमय व चर्चा सुरु मी यंदा माझ्या मॅट्रिकच्या परीक्षेला बसणार नाही असे मी माझ्या घरी सांगून टाकले माझ्या आईचे म्हणणे होते की मी निदान मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतर काय करायचं ते करावे पण मी तिला खरे ते सर्व सांगितले माझ्या सर्व मित्रांची या नव्या चळवळीत काम करण्याची तयारी झालिती आह गांधीजी तुरुंगात आह आणि अशा वेळी मी माझ्या मित्रांपासून अलग होऊ शकत नाही तिला माझे म्हणणे म्हटले नाही पण परत तिने मला आग्रह करण्याचे सोडून दिल गणपतरावांनी गेले वर्षभर माझे वाढते संबंध पाहिले होते त्यांनी मला सांगितले तुला आता तुझ्या सहकाऱ्यांबरोबर राहायला पाहिजे त्यांचा पाठिंबा पाहून मला धीर आला आणि मी मित्रांना माझा निर्णय कळविला सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की मी तुमच्या सर्वांबरोबर आहे जरूर तर आघाडीवर राहीन मी आमच्या शाळेतील काही मित्र जमा केले त्यामध्ये श्री पांडुतात्या डोईफोडे विंकर बंधू अनंतराव कुलकर्णी अहमद कच्ची आणि शांताराम इनामदार त्याचप्रमाणे हल्लीचे रावसाहेब पण त्यावेळेचा मधू गोगटे असे अनेक तरुण लोक होते मी अहमद कच्छी या मुसलमान मित्राबद्दल यापूर्वी थोडे लिहिले आहे हा मित्र कायदेभंगाच्या चळवळीत काम करू शकणार नव्हता तरीही त्याच्याशी माझी गाढ मैत्री जमली होती त्याला देशासाठी काहीतरी करावे अशी हौस होती पण स्वतःला अधिक काही करता येत नाही तर निदान जे करतात त्यांना सहाय्यभूत व्हावे असे त्याला वाटे ही त्याची मर्यादा पाहून त्याने शक्य तेवढेच करावे असा आम्ही त्याला सल्ला दिला आमच्या दोघांच्याही वाचनाच्या आवडीनिवडी सारख्या होत्या त्याला आवडलेली पुस्तके तो मला आणून देत असे तो वर्षातून एक दोन वेळा मुंबईत आपल्या नातेवाईकांकडे जात असे त्यावेळी तो चांगली मराठी व गुजराती पुस्तके येथून आणत असे त्याची मातृभाषा गुजराती होती मला आठवते एकोणीसशे एकतीस सालच्या मध्यावर मुंबईत त्यावेळी गाजत असलेले माझे रामायण हे तुळजापूरकर यांचे पुस्तक तो माझ्यासाठी आठवणीने घेऊन आला आज हे पुस्तक कोणाच्या लक्षात आहे की नाही हे मला माहीत नाही पण त्यावेळी आम्हाला ते फार वाचनीय वाटले आणि आवडलेही लेखनाची शैली आत्मकथेच्या स्वरुपाची होती त्याचवेळी माझी आठवण आहे की प्रसिद्ध व लोकप्रिय गुजराती कवी श्री कलापी यांची काही कवितेची पुस्तकेही तो घेऊन आला आठवड्यातील दोन तीन तास त्यातील सुंदर कल्पना व सौंदर्यस्थळे तो गुजरातीतून मराठीत करून मला सांगत असे माझ्यावर त्याचा लोभ होता तो आमच्या हायस्कूलमधील अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होता मी शिक्षण अर्धवट टाकून चळवळीत पडतो आहे याची तो चिंता करत असे पण माझे करणे अयोग्य होते असे मात्र त्याला वाटत नव्हते अशा या बदललेल्या वातावरणात आमच्या कराड तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक वीस बावीस जानेवारीच्या सुमारास तांबवे इथं आम्ही भरवली त्या ठिकाणी बरेच कार्यकर्ते जमले होते त्या कार्यकर्त्यांमध्ये काशीनाथ पंत देशमुख आणि रघुअण्णामय हे प्रमुख होते या बैठकीत काही महत्वाचे कार्यक्रम ठरले ग्रामीण भागात जंगल सत्याग्रह संघटीत करायचा आणि जितके जास्तीत जास्त सत्याग्रही कारागृहात पाठवता येतील तितके पाठवायचे असा निर्णय झाला आणि त्याची जबाबदारी रघुअण्णामय व काशीनाथ पंत देशमुख यांनी आपल्यावर घेतली माझ्यावर त्यांनी पहिली जबाबदारी टाकली ती ही की सव्वीस जानेवारीचा दिवस हा सर्व ठिकाणी संस्मरणीय ठरेल अशा रीतीने साजरा होईल अशी योजना करायची मी या कामाची जबाबदारी घेतली आणि कराडला परतलो साधनांची थोडीफार जुळाजुळव केली आणि कराड तालुक्यातील प्रमुख गावी सव्वीस जानेवारीला जाहीर झेंडावंदन व्हावे अशा तऱ्हेची योजना आखली खुद्द कराड शहरातील सव्वीस जानेवारीची तयारी करण्याचे काम मी माझ्या मित्रांच्या गटाकडे सोपवले तालुक्याच्या महत्वाच्या चार दोन गावांना कार्यक्रम संघटत करण्यासाठी मी दोन दिवसांची सायकल रपेट केली दिनांक पंचवीस जानेवारीला संध्याकाळी कराडला परत आल्यानंतर आखलेल्या कार्यक्रमाची कल्पना माझ्या मित्रांनी मला दिली ती अशी की शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी रात्रीचे झेंडे लावायचे त्यात म्युन्सिपल कचेरीवर तिरंगा झेंडा लावणे ही मुख्य कल्पना होती आमच्या मित्रमंडळींनी कायदेभंगासंबंधी लिहिलेली पत्रके व गांधींच्या अटकेबद्दल सरकारच्या निषेधाच्या घोषणा रात्री गावातील प्रमुख ठिकाणी चिकटवायच्या व हायस्कूलमधल्या आम्ही मुलांनी हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या झाडावर झेंडा चढवून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता झेंडावंदन करायचे त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो एका गटाने रात्री अकराच्या पुढे गुप्तपणे जाऊन म्युन्सिपल कचेरीवर झेंडा चढवला हे मोठे कठीण काम होते पण म्युन्सिपाल्टीचे रक्षकच आम्हाला सामील असल्यामुळे ते सोपे झाले त्याचप्रमाणे सर्व गावांमध्ये आणखी काही प्रमुख ठिकाणी झेंडे लावले बुलेटीन चिकटवण्याच्या कामामध्ये मदत करण्यासाठी म्हणून मी आणि तात्या डोईफडे गावात हिंडत होतो त्यावेळी कराड शहरातील अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे चावडी चौक तात्या डोईफुडे त्या चौकात गेल्यानंतर बुलेटीन चिकटवण्याच्या कामात गुंतलेले असतानाच पोलिसांनी त्याला पाहिले व पकडले असे काहीसे होईल अशी अपेक्षा होतीच त्यामुळे आम्ही त्याची फारशी चिंता केली नाही आम्ही आमच्या दुसऱ्या कामाला लागलो दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ठरल्याप्रमाणे आम्ही आमच्या हायस्कूलच्या पडांगणातील झाडाभोवती जमलो आमच्यापैकी एकाने झाडावर चढून झेंडा फडकवला आणि आम्ही सर्वांनी ध्वजवंदन करून झेंड्याला सलामी दिली वंदे मातरमच्या घोषणा दिल्या नंतर राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रम समाप्त केला आणि आपापल्या घरी परतलो परंतु शाळेच्या तपासणीसाठी आलेले एज्युकेशनल इन्स्पेक्टर समोरच्या बहुलेकरांच्या बंगल्यात मुक्कामास होते त्यांनी आमचा झेंडा वंदनाचा हा कार्यक्रम चालू असतानाच तपशीलवार पाहिला होता त्यांनी हे सर्व पाहिल्यानंतर शाळेच्या प्रमुख अध्यक्षकांकडे चौकशी सुरु केली इकडे पांडुत त्या डोयफोडे यांना पोलिसांनी पकडल्यानंतर आणखी कोणकोण साथीदार आहेत याची चौकशी केली तेव्हा मी समजून चुकलो की माझे नाव सांगितले जाणार आणि अटक होण्याच्या तयारीने शाळेत जायला पाहिजे त्याप्रमाणे अकरा वाजता मी नित्याप्रमाणे शाळेत गेलो शाळा सुरु झाली आणि माझ्या वर्गात बसलो शाळेचा तास चालू होता पण माझे त्यात लक्ष होते। शाळेचं चालू असलखा तास संपण्यापूर्वीच हडमास्तर एका पोलिस अधिकाऱ्याला घ्वून आमच्या वर्गात आल त्यांनी मला बाहेर बोलावून घेडमास्तरांच्या कच्त गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यान सकाळच्या झेंडावंदनाची आणि बुलेटिनची वगैरे माहिती विचारली तात्या डोईफ्ड़ यांनी माझे नाव सांगितल असल्याची गोष्ट मला सांगितली त्यांना मी सांगितल हो मी हे सर्व कलिआणि असत राहण्याचा आमचा निर्धार आह पोलीस अधिकाऱ्यानीडमास्तरांना सांगितल मी या विद्यार्थ्याला अटक करतो आहे आणि घेऊन जातो आहे त्याच्या पालकांना कळवा आणि अशा रीतीने माझी पहिली शास्त्रशुद्ध अटक झाली सबध दिवसभर पोलीस कचरीत मला बसवून ठेवले ते अधूनमधून माझ्याजवळ येत व माझ्याकडून काही अधिक माहिती मिळेल का याची चौकशी करत परंतु मी त्यांना काही अधिक सांगायचे टाळत होतो दिवसभर प्रयत्न करुन माझ्याकडून काही जास्त माहिती मिळत नाही असे पाहिल्यानंतर रात्र होताच त्यांनी मला तुरुंगाच्या एका कोठडीत ढकलले माझ्या घरच्या मंडईंना बातमी कळलीच होती पण त्यांना करता येण्याजोगे काहीच नव्हतं ती पहिली रात्र मी कशी काढली याची माझी आठवण अगदी ताजी असल्यासारखी आहे दहा बाय बाराची खोली अंधाराने भरलेली पोलीस कस्टडीच्या बाहेर वरांड्यात असलेल्या खांबावरच्या दिव्याचे जे काही क्षीण प्रकाश किरण त्या कोठडीपर्यंत पोहोचत तेवढाच काय तो प्रकाश मी खोलीच्या आजूबाजूला पाहिले तर माझ्याशिवाय आणखी दोन माणसे त्यात होती मला वाटले होते कदाचित मला तात्या डोयफडे यांच्याबरोबर ठेवतील परंतु तात्या त्यात नव्हते दोन्ही हो सामान्य नित्याचे कैदी असावेत परंतु त्यातला एक मोठा धिप्पाड ग्रस्त असावा असे वाटत होते त्याच्या हातात व पायात बेड्या होत्या पण त्या मला दुसऱ्या दिवशी दिसले, या नव्या गुदमरणाऱ्या वातावरणात सुरुवातीला मला झोप आली नाही पण गेले चार पाच दिवस मी इतका फिरत होतो आणि दिवसभर उपाशी असल्यामुळे इतका तकल होतो की नंतर झोप केव्हा लागली हे मला कळलेच नाही सकाळी जागा झालो तेव्हा माझ्या खोलीतील त्या दोन लोकांना मी पाहिले आम्ही नंतर एकमेकांशी बोललो तेव्हा एक निराळाच अनुभव आला हातापायात बेडा असणारा हा माणूस कुठल्या तरी कैदी होता कराडच्या मॅजिस्ट्रेटच्या कचेरीत त्याच्यावर दुसरा खटला होता म्हणून त्यासाठी त्याला तिथे आणले होते अंगावर शिक्षा झालेल्या कैद्याचे कपडे होते हातात आणि पायात बेड्या होत्या मी त्याला विचारले हे सर्व असं का त्याने सांगितले मी तुळसीचा कृष्णा आहे नाव ऐकताच माझ्या डोक्यात लक्क प्रकाश पडला तुळशीचा तात्या आणि कृष्णा ही एक जोडी त्यावेळी नामांकित होती त्यांच्यापैकी हा असावा त्याचे व्यक्तिमत्व फार आकर्षक होते उन्हा सहा फुट उंच गोरा नाग डोळे अतिशय तरतरीत हरुवटीवर अनकुजीदार दिसणारी बरीच वाढवलेली दाडी हातापायात खळखळ वाजणाऱ्या त्याच्या बेड्या हे त्याचे रूप पाहून माझी तब्येत मोठी खूश झाली माझ्या मनातुकीचाच विचार येऊन गेला की राजसन्यास नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात बंदी असलेल्या संभाजीचे चित्र असेच काहीसे असले पाहिजे मी कराड जेलमध्ये असे कृष्णाची आणि माझी मोठी दोस्ती झाली त्यालाही आम्हा मंडळींच्या चळवळीबद्दल काहीसे तो बाहेर झालेल्या गोष्टींच्या हकीकती विचार करू लागला आणि मीही त्या सांगू लागलो